वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग अठ्ठावन्नाव त्रिशंकूचे ते बोलणे ऐकून रामा त्या शंभर ऋषी पुत्रांना राग आला आणि ते, रा ते राजाला म्हणाले हे दुर्बुद्धे सत्यवादी गुरुने तुला नाही म्हटल्यानंतर ते ओलांडून तू दुसऱ्या शाखेचा आधार घेऊ पाहतोस याला काय म्हणावे सर्व इश्वाकूंचा शेवटचा आधार जो पुरोहित त्या सत्यवादी पुरोहितांचे वचन ओलांडणे हे शक्य नाही जर भगवान वसिष्ठ ऋषी अशक्य म्हणाले तर आम्ही तो यज्ञ पूर्ण करण्याला कसे समर्थ होऊ हे राजा तू बालिश आहेस आपल्या नगराला परत जा त्रैलोक्यात कुठे यज्ञ व्हायचा झाला तर तो भगवान वसिष्ठच करण्याला समर्थ आहे त्यांचा अवमान आमच्याकडून कसा होऊ शकेल त्याचे ते रागाने त्रुडक विचारलेले बोलणे ऐकून तो राजा त्यांना पुन्हा म्हणाला भगवान वसिष्ठाने नकार दिला तसाच गुरुपुत्रानेही दिला आता मी दुसरीकडे जातो हे तपोधन हो तुमचे भले हो ऋषी पुत्राने त्याचे ते भयंकर आशयाचे वाक्य ऐकून अत्यंत संतापाने त्याला चंडाळ होशील असा शाप दिला आणि असे बोलून ते महात्मे आपापल्या आश्रमात प्रविष्ट झाले रात्र संपली आणि राजा चंडाल झाला त्याच्या अंगावर निळे वस्त्रे निळे वस्त्रे आले तो काळा निळा झाला त्याचे अंग खडबडीत झाले त्याचे केस राठ होऊन विस्कळीत झाले माळा आणि राग हे त्याच्या अंगावर आले अंगावर लोखंडाचे दागिने आले चंडाल रूपधारी राजाला पाहून सगळे मंत्री आणि त्याच्या मागोमागचे नागरिक आल्या पळून गेले एकटा राजा खंबीर मनाने चालू लागला रात्रंदिवस तो आपल्या दुखाने जळस तो तपोसहून विश्वामित्राकडे गेला मनोरथ विफल झालेल्या त्या चंडाल रूपातील राजाला पाहून मुनीला दया आली त्या दयेने तो महा तेजस्वी परमधार्मिक मुनी भयंकर दिसणाऱ्या राजाला म्हणाला हे बलवान राजपुत्रा हे वीर राजा, तू शापामुळे चंडाल रूप झाला आहेस इकडे का बरे आला आहेस त्याचे ते वाक्य चंडाल चंडालावस्थेला गेलेला चतुर्भाशी राजा हात जोडून वाक्चतुर विश्वामित्राला म्हणाला गुरुने नकार दिला तसाच गुरुपुत्रानेही नकार दिला माझी इच्छा त्यांच्याकडून पुरी न झाल्यामुळे माझी ही दुरवस्था झाली आहे हे शांतस्वरूप म्हणे या देहा सकट स्वर्गाला जावे या इच्छेने मी शंभर यज्ञ केले आहेत पण ते काही माझ्या पदरात पडत नाहीत मी पूर्वी कधी खोटे बोलले नाही आणि हे मुने मी क्षत्र क्षत्रधर्माची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की मी अडचणीत सापडलो असलो तरी पुढेही कधी खोटे बोलणार नाही मी नाना प्रकारचे यज्ञ केले आहेत प्रजते धर्माने धर्मा पालन केले आहे महात्म्या गुरुजनानं माझ्या सच्चिल वागणुकीने संतोष दिला आहे धर्माच्या बाबतीत धडपड करीत मी यज्ञ करण्याची इच्छा करीत असताना हे मुनिश्रेष्ठा गुरुजनांना ते बरे वाटत नाही दैव श्रेष्ठ आहे पुरुष प्रयत्न निरर्थक आहे असे वाटते दैव सर्वांवर कुरघोडी करते दैव हीच शेवटची गती आहे असा मी अतिशय दुःखी झालो आहे दैवाने माझे सारे कार्य ठोकरून लावले मी कृपेचे कांक्षा धरून आलेलो आहे तुम्ही माझ्यावर कृपा करा दुसरा आधार शोधणार मला दुसऱ्या कोणाचा आसरा नाही पुरुष प्रयत्नाने दैव तुम्हीच उलटवू शकाल बालकांडाचा अठ्ठावन्नावासर्ग समाप्त